योग्यता कळली नाही या तंत्राप्रमाणे भगवान गुण होतात निर्माण झाल्याबरोबर संकल्प होत्या पुष्कळ काळ जातो याला तपश्चर्या म्हणतात असा काळ गेल्यानंतर नमाम देव गणनाथ मी शे स्त्रिसारक नावाने प्रसिद्ध आहे हे स्तुतीच सार आहे हे भगवान गुणेश आणि गणेशाचं स्थगन केलेलं आहे ही म्हणण्याची नेहमीची पद्धत आहे कोणताही काही स्तोत्रायची असले की त्यात हे स्त्रोत्र आधी म्हटलं जातं आणि ते जो वर्धन नावाचं सगळ्याच्या मागावून म्हटलं जातं ते महर्षी प्रशुंडी महाराजांनी केलेलं आहे या दोघांना आमच्या मठामध्ये जास्त प्राधान्य आहे या दोन स्तोत्रांना आणि यांच्या माध्यमातून बाकीचे स्तोत्र पाठ आता ते गुणशानच केलेलं असल्यामुळं सर्वांचाच तो आत्मा असल्यामुळं प्रत्येक श्लोकामध्ये जितके स्तोत्र आहेत मुदगला मध्ये या सगळ्यात तू या देशात नटलाय तू त्या देशात नटलाय दुर्दैव हे आहे आधी गणेशाचा प्रचार नाही आणि आहे तू इतका घडामाकडा झालेले आहे कि एक गणपती माना नाव आहे बाकी ना बाकी जगत सर आप गणेश गणच ना नही तो मालक नहीं तो मालक, नहीं तो मालक है अरे कुण नहीं, था। था था नहीं? नहीं? मालक तरी वस्तु को तरी, तरी मानूस याच्यावर त्याचं नियंत्रण असायला पाहिजे म्हणजे त्याला मालक म्हणत असतात असा हा गुण सगळ्यांचा मालक आहे सगळ सगळ्यांचा जनक म्हणून हा अतिशय अतिशय ज्या कुण्यादिवशी हा चरण आखरीचा या श्लोकाचा महर्षिषरी महाराजांच्या तोंडातून निघाला असेल त्या दिवशी महाराज नाचले असतील हर्षगतीत झाले असतील काय अप्रतिम जगून गेलो एक एक श्लोक दर कळला तर सगळं मोरगाव करतो अशी त्या श्लोकाची मती आहे अतिशय श्लोक आहे आणि तो शिव हरि ब्रह्मा ब्रह्मजनक असा तो परमात्मा बसला आहे इथे शिवपोत्र गणेश याच वर्णन नाही मग त्या गुणेशा पासून काय काय निर्माण झालं त्याच वर्णन आहे या गुणेशाच्या एक कमाल निघतो या कमलातून ब्रह्माजी महाराज जन्माला येतात यांच्या मुखातून भगवान विष्णू जन्माला येतात डाव्या अंगातून पाच जणांना जन्म देणारा पाच जणांवर अधिकार गाजवणारा पाच जणांचा आत्मा त्याला म्हणत असतात गुणेश असे भगवान गुणेश या पंचनात जन्म देतात जन्म दिल्यानंतर हे येतात एका जागी आल्यानंतर एकमेकांना विचारतात आपण कोण आहोत माहित आपल्याला कोणी उत्पन्न केलं कोणाला माहित या वेळेला भगवान शंकर त्यांना पहिलं ज्ञान देतात की जर आपण पाच जण एका जागी आलो कुठून आणि ते यांना उपदेश करतात यस्मय कसमय नमो नमहा म्हणा जो कोणी आपणाला उत्पन्न करता असेल त्याला नमस्कार असो असे पाच जण यंत्रित शेदी एका जागी येऊन बसतात आणि अनंत काळ पर्यंत तप करतात ती जागा तुमचं आहे मोरगाव इथे ते येऊन थांबतात आणि इथे शंकर यांना पहिला उपदेश करतात म्हणून शंकर आदि गुरु शंकराला गुरु कोणी नाही शंकर स्वतःच गुरु सगळ्यांचे म्हणून ते आदि गुरु इतर सगळे देव आहेत दिव्य भोग भोगणारे पण शंकर महादेव आहेत कारण त्यांच्या प्रचंड गणेश भक्त दुसरं पुन्हा कोणीही पुराणात सांगितलेला नाही म्हणून परमात्मा शंकराची मस्त गजरूपी आहे आणि ज्याच शरीर मानवी आहे असा एक आविष्कार त्यांच्या हृदयामध्ये दिसतो सर्व प्रथम हे ध्यान शंकराला दिसतो म्हणून वेद त्याला गणेश चनक अशी उपाधी देतात शिवसुताय वर्धमु असं जे अथर्व शीर्षात लिहिलेलं तो शिवसुत म्हणजे शंकराचा पोरग नव्हे शंकराचा आत्मा वेदांता मते आत्मा वै पुत्र नामाशी आपला आत्माच पुत्र रूपानी प्रगट होत असतो जी संतती वाढत असते ती आपल्याच आविष्काराच फळ आपलाच आत्मा पुत्र रूपाने जन्माला येतो आपणच लावलेला शोध आपल्याच नावानी प्रसिद्धीला येतो कोणी जर दर दुसरा त्याला भागीदार नसेल तर तो त्या शास्त्रज्ञाच्या नावानी प्रसिद्धीला येतो आजही बहुसंख्य शोध ज्या ज्या कोणी लावले आहेत त्याच्या त्याच्या नावाने प्रसिद्धीला आले आहे हे निर्गुण निराकार ब्राह्मण सगुण साकार करून पहिले पाण्याचं भाग्य भगवान शंकराला मिळालं त्यामुळे वेदांनी त्यांना शिव सुतो असं पुढे प्रसिद्धी इतकी झाली याच्या इतर सगळ्या देवांच्या पेक्षा या शंकराच्या घरी परमात्माचे अवतार असंख्य झाले जन्म आठ कोटी वेळ ज्या गणेशाने त्यांना पिताजी म्हटलं असेल त्यांची योग्यता माझ्यापेक्षा कमी कशी असू शकते नेमके शंकरा मित्राची काय पूजा करता तुम्ही गणपतीचे तुला कळला का शंकर काय ते कशाला शिवतत्व म्हणतात याची काही पत्ता आहे काय समजत कशाचा एक दिवस लावला एकदा गंगेत मारली आणि एकदा टप्लो म्हणजे काय कळलं काही नाही इथे आठ कोटी वेळ परमात्मा गणेश त्यांना पिताजी म्हणतात म्हणून लोकांमध्ये ते गणेश जनक नावानी प्रसिद्धी लागली मूल मूळ <coughs> फारच निराळ आहे जेव्हा शिवपुराण हे शंकराच प्रसिद्ध पुराण कोणते पुराण त्या देवाच स्वरूप कळतून त्या देवाचं खरं स्वरूप कळत नाही शिवपुराणा शिवाय भगवान शंकर व्यवस्थित कळत नाही शिवपुराणामध्ये भगवान शंकराच्या लग्नाची कथा आहे तशी तुलसीदासानी तुलसी रामायणात शिवविवाहाची कथा दिली आहे वाल्मिकी रामायणाने आपल्या रामायणात शिवविवाहाची कथा दिली म्हणूनच तुलसीदासांनी आपल्या रामायणात दिली या शिव विवाहामध्ये भगवान शंकर घरून निघण्याच्या पूर्वी गणेश पूजन करून निघतात शंकराचा जर गणपती पोरगा असता तर बापाच्या लग्नात पोरगा असते का ते तो त्याचा पहिलाच विवाह असेल तर नाही पुन्हा कोण -कुन पटकनला ही शंका घेतील भावा काय याला दोन पोल होते याच्या लग्नात आणि हो पण ते पहिल्या बायकोचे होते हिच्या कुठे कसे जन्मतील ते म्हणून जेव्हा केव्हा भगवान शंकर लग्नाला निघतात तेव्हा गणेश पूजन करून निघतात म्हणजे गणेश त्याच्या आधी काहीतरी होता हे तर मानलं पाहिजे जो होता तो कोण त्याला ब्रह्मणस्पती गणेश म्हणतात त्याच वर्णन पुराणकाराने केलेलं असतो शिवपुत्र गणेशाचं वर्णन नाही आणि ते वर्णन या मोरगावच नाही इथे तर शिव हरी ब्रह्मा ब्रम्हजनकाम असा परमात्मा ज्येष्ठ ब्रम्हती याच हे क्षेत्र आहे आणि त्याच वर्णन मुख्यतः या मुदेल पुराणाला करायचं आहे करता त्यांनी एक खंडचा खांड सगळा आठवून टाकला त्याला सहावा खंड म्हणतात जसा पाचवा खंड पूजे करतात निद्रकारचे उपचार प्रभूला का आवडतात हे सांगण्याकरता तसा सहाव्हा खंड मोरेश्वर क्षेत्र काय आहे हे सांगण्याकरता करतात परमात्माचं दर्शन होतो त्यात सर्व प्रथम शंकराला होत मग क्रमाक्रमाने विष्णूला ब्रह्मदेवाला देवीला सूर्यला होतो आप आपला अनुभव सगळे एकमेकाला सांगतात आणि तसंच पुनश्च दिसलं पाहिजे म्हणून जेव्हा प्रयत्न करतात आणि दिसत नाही दिसलेलं ते दिसल्यानंतर भगवान त्यांच्यावर प्रसन्न होतात की आता तुम्हाला आमचं यथार्थ ज्ञान झालं या स्वरूपाची एक मूर्ती तयार करा आणि ती मूर्ती जे का ठिकाणी स्थापित करा म्हणजे केव्हा तिच्याकडे पाहिलं की आमचं होईल आमचं दर्शन तुम्हाला होईल कार्य करण्याचा तुमचं नाव ब्रह्मदेव कशा प्रकारचा पडो तुम्ही, तुम्ही, तुम्ही रजोगुणी राहा तुम्हाला सत्यलोक नावाचा ब्रह्मलोक नावाचा लोक नावा लो राहण्याकरता मिळो कोणतंही देव असो त्याला दोन बायका असतात देव म्हटलं की दोन बायकाचा दौरा असलाच पाहिजे देवामध्ये प्रतिबंधक कायदा नाही आणि दोन बायका बायकाशिवाय देव नाही एकीचं नाव ज्ञानशक्ती आणि एकीचं नाव प्रिया शक्ती याला देवांच्या बायका म्हणतात बायका म्हटलं गेलं की आपल्या बायासारख्या अर्थ नाही आपल्यासारखे तो माणसो असाही अर्थ नाही त्या तंत्राप्रमाणे ते शब्द वापरले म्हणजे त्याचा व्यवस्थित ज्ञान होतो ज्ञानशक्ती क्रिया शक्ती हे दोन्ही देवांच्या जवळ पुणे जवळ असतो आणि या दोन्ही स्त्रिया अशा उपयोग करतात तेव्हा होतात ब्रम्माजी महाराजांना ती पहिली अज्ञा सुटली भगवान शंकरांना अज्ञा सुटली यांनी जितकं काही के निर्माण केलेलं असेल ते नको आहे अशी जेव्हा परिस्थिती होईल तेव्हा तुम्ही त्याचा संहार करा करती। त्याला योग्य विष्णु कर विष्णु व्यापक सगड़ी वृद्धि करना विष्णु अव मिल सी घटना को भोग शक्तिम भोगले म्हणून जर अंगामध्ये ताकद असेल तरच उपभोग भोगता येतात नाही तर उपभोग किती सुंदर समोर असत कशी वापरायची हा ज्ञानाचा विषय आहे म्हणून ज्ञान म्हणजे सूर्य अशा पंचेश्वरांच्या कडे पाच निर्णया प्रकारचे प्रमुख कार्य सोपवण्यात आले आणि सृष्टीची उत्पत्ती करा अशी आज्ञा सुटली कालांतराने ब्रह्माजी महाराजी उत्पन्न करा म्हणजे काय करा त्यावेळेला एक विशेष घटना घडली काहीतरी प्रचंड प्रलय होतोय आणि त्या प्रलयामध्ये ब्रह्माजी भाज चालले आहेत कुठेतरी एक वडाच झाड दिसत आहेत त्याला एकच एक पान आहे आणि त्याच्यावर अंगोष्ठ पर्व समात्र धरण गणेशाविराजत मुखमत्रित मनसम प्रस्तम असीतेमध्ये वर्णन आलेलं आहे प्राथमिक त्या, त्या ब्रह्माजीला एक अंगोष्ठ पार असं एक लहानस ध्यान दिसत मोठं गोड ध्यान आणि त्या ध्यानाने त्या ब्रह्माजीला इशारा केला तर ऐकलंय त्यांनी आपल्या शुंडेनी त्याच्यावर पाणी शिपडले आणि सहज ब्रह्माजीला उचलून तोंडात टाकले ब्रह्माजी त्यांच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड पाहू लागले कार त्यांनी ब्रह्माजीला बाहेर काढलं आणि ते गडाच झाडही नाही तो गणेशही नाही काही नाही काही नाही त्यावेळेला ब्रह्माजीला नुसताच शब्द ऐकू आला आत्ता जे तुला दिसलं हे कळलं काय आहे ते अशी उत्पन्न का ब्रह्माजी तशी कशानी करता कशी करता असा तशी सृष्टी कशाने म्हणून ब्रह्माजी पुष्कळ वर सत्तप करू लागले या तपाच्या माध्यमातून एक संकल्प निर्माण झाला कि धा था पूर्ण कल्प येतो काल होतो तस आज हो असं ब्रह्माजी महाराजातून <laughs> निघेल जी कल्पना मनामध्ये उत्पन्न होईल ती त्या क्षणी पूर्ण व्हायची याच नाव सत्य संकल्प सिद्धी जसा संकल्प करावा तसा सिद्ध झालाच पाहिजे असं विशिष्ट वैभव या पंचेश्वरांच्या जवळ जन्मजात असत बहुसंख्या सगळ्या लहान सहान देवात या विष्णु शंकराच्या मानाने कमी असत पण असत सगळ्यात आणि ते स्वतः सिद्ध असत असत ते बाहेरून आणावं लागत नाही जेव्हा तेव्हा श्री कृष्ण जन्माला आले जेव्हा त्यांना नेताना तो श्रावणाचा समयना महादन पुराणी व्याप्त आहे आणि त्या यमुनेच पाणी वर चढत आहे भगवान म्हणतात पुष्कळ दिवसानी माझं दर्शन तिला होत आहे याला काय वसुद्धा कसं कळणार हे बिचार आपल्या वरतेवर धरतोय ती टोपली आणि त्याच एकच टो झालं एकच पाय एक पाय ते टोपले आणि त्यांचा डावात पाय लंबा झाला आणि तो त्या यमुनेला चरण स्पर्श झाल्याबरोबर ती यमुना फाटली ही सिद्धी जन्म जात असते मिळवावी लागत नाही याच्याकरता तपा करावा लागत नाही काहीच करावं लागत नाही माझा मालक पाण्यात मागे धरून याची कल्पनाही त्यांना नाही असं जे अद्भुत वैभव असतं हे भगवंताचं वैभव असतं आणि हे त्यांच्या बरोबर जन्मदात असत हे कुठं आणावं लागत नाही याच्याकरता काही तप लागत नाही काही नाही ते पूर्वीच झालेले असतं सगळं या तंत्राप्रमाणे ब्रह्माची सृष्टी उत्पन्न सनातन सनत कुमार म्हणण्याची पद्धत पडली यांच्या पासून विश्वाच्या ज्ञानशक्तीची वृद्धी झाली नाना प्रकारची सृष्टी यांनी ज्ञानात्मिका म्हणतात अशी सृष्टी नको जीचा विनाश आहे अशी सृष्टी अपेक्षित आहे संपावी योगीराजाने अशी सृष्टी आम्ही करणार ब्रम्हदे म्हणतात काला पुरे ते पंच बंचव, पंचहायन संयुक्त हा पूर्वेशाम पूर्वजा ते पाच वर्षाच्या मुलासारखे दिसतात पण पूर्वजांचे पूर्वज <laughs> असं त्यांचं वर्णन पुराणकार करतात पूर्ण पुराणकार या सर्गाधिकांचं वर्णन कसं करतात पंचहा जयुक्त पूर्वेश पूर्वजा। सगळ्या पूर्वजांचे पूर्वज पण तिसऱ्याला पाच वर्षाच्या लहान लेकरांसारखे दिसतात म्हणजे बालभावामध्ये परमात्माची उपासना करतात इतकाच त्याचा अर्थ घ्यायचा ते हत्ती आपल्या लेकरासारखे पाच वर्षाचे दिसतात असा त्याचा अर्थ नाही ते बाल स्वरूपामध्ये प्रभूचं ध्यान करतात एवढाच त्याचा अर्थ घ्यायचा या चार जणांनी जेव्हा सृष्टीकरण बंद केलं तेव्हा ब्रह्माजी पुनश्च संकल्प करू लागले आणि त्यांच्या मस्तकापासून पायापर्यंत ती ज्ञानशक्ती जिथे जिथे थांबत गेली आणि एक एक उत्पन्न होत हो गेला तशी तशी एक एक व्यक्ती प्रगत झाली मस्तकातून सर्व प्रथम महाराज वशिष्ठ जन्माला ते अगदीच वरच्या स्थानातून आले म्हणून त्यांचा वशिष्ठ आणि पायाच्या अंठ्या पासून दक्ष प्रजापती जन्माला झाले एकूण दश प्रजापती जन्माला करताना चुपचा महर्षी प्रकट झाले असे अकरा प्रजापती निर्माण झाले पण नुसते पुरुषच झाले माणस निर्माण झाले ब्रह्माजी साईच सृष्टी करा नेमकं काय करा सृष्टी करा आम्हाला एवढीच आज्ञा आहे आम्ही तुम्हाला ती अन्याय केली जा सृष्टी करा म्हणजे करा काय ब्रह्मदेव म्हणतात मला तरी व्यवस्थित कुठं व्हायचं काय करायचं पण तप करा तपा करा आणि तपात सिद्धिर तपात सिद्धेर तपात सिद्धेर न संशय ब्रह्माजी महाराज बोलून गेले वशिष्ठाधिक सगळे तपा करू लागले या एक आवाज विरोधात निघाला मला हे सृष्टी व्यक्ती करण्याचं काही जमणार नाही मी आपली उपासना करेन आणि माझ्या पुरतात विचार करेन त्यांचं नाव नारद्यामधला आणि पुत्रातला पहिला झगडा पो तिथला भांडण सुरू झालं याचा पहिला श्री गणेशा या नारदानी आणि ब्रह्माजीनी केला ब्रह्माजी जाईत असले ते उत्पन्न का नारद म्हणतात नाही ब्रह्मदेव म्हणतात तू शूद्र नार खूपच निष्कारण शाप राग म्हटल्यानंतर शाप हा रागाचा प्रकार आहे तो एकाला ये येतो असा नाही दुसऱ्याला ना म्हणून जगतजीवन ब्रह्माजीची पूजा नाही ब्रह्मदेवाची काही नाही या कलीचं फारच महत्व मजेदार आहे जे पूर्वी नाही ते याच्यात आहे हा या कलीचा एक वैभवाचाच प्रकार आहे तो ते तिसऱ्या खिंडामध्ये त्याचं वर्णन येईल जेव्हा केव्हा युगरात निघतील त्यावेळेला त्यांचा विचार करू आता सध्या जरूर नाही सगळ्या जणांनी ब्रह्माजीच ऐकलं तरी ब्रह्मदेवाला काही समाधान झालं नाही हे जमल नाही आता यानंतर ब्रह्मदेव मोठ्या प्रसन्न करणाऱ्या प्रभूचं स्तवन करत बसले आहेत आणि या स्थावनाच्या माध्यमातून थांबल्या बरोबर अति आनंद झाला आणि या आनंदाने एक जोडप त्यांच्या मनातून बाहेर पडलो एक स्त्री पुरुष असे काय म्हणले अति आनंद झाला आता जमेल काहीत आहे आतापर्यंत नुसते झोप सगळे माणस जन्मले याच्यात बायी कोणीच नव्हती ही शक्ती आता जन्माला आली आणि हा पुरुष जन्माला आला आतापर्यंतचे सगळे पूर्ण पुरुष पण आता अर्धा पुरुष अर्धी पाय असन्माला आल्याबरोबर ब्रह्माजीला अति आनंद झाला या आनंदाचं नाव ब्रह्मा आनंद मन सगळीकडे ज्याला कोणाला मोठा आनंद होतो त्याला ब्रह्मानंद झाला अशी म्हणण्याची पद्धत आहे याच्या पुढे एकच एक आनंद उरतो आणि तो स्वानंद तो दुसरीकडून मिळत नाही हा ब्रह्मानंद दुसरीकडून मिळतो याला कोणाची तरी साथ आवश्यक असते काही गोड खाल्लं म्हणजे आनंद होतो म्हणजे गोड वस्तू दुसरी असावी लागते बायको मिळाली म्हणजे आनंद होतो म्हणजे बायको दुसरी व्यक्ती असावी लागते आणि आनंद होतो त्याला स्वानंद म्हणतात तो सर्वपरी आनंद असतो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आनंद होत राहतो तो गणेश त्याच्यामुळे त्याला दुसऱ्याची अपेक्षा आणि दुसऱ्याच्या मदतीची गरज नसते त्याच्या मदतीची सगळ्या विश्वास आहे पण त्याला दुसऱ्याच्या मदतीची गरज नसते त्याला स्वानंद असं म्हणत असतात म्हणून परमात्माच्या लोकांच नाव स्वानंद लोक असं असत या प्रत्येकाच्या लोकांचे नाव आहेत भगवान विष्णू राहतात त्याला वैकुंठ असं म्हणत असतात जिथे कोणत्याही गोष्टीचं कुंठन होत नाही कोणतीही गोष्ट कमी पडत नाही कोणत्याही गोष्टीची मर्यादा संपत नाही जिथला आनंद कधीच कमी पडत नाही त्याला कैलास म्हणतात परिपूर्ण आनंद आणि आनंद सगळं असताना बघण्याची इच्छा नाही हे वैराग्य त्याचं नाव कैलास जिथे भगवती जगजननी शक्ती राहत त्या लोकाचं नाव मणित्वी आता हे नावाप्रमाणेच लोक आहे निर्माण नव प्रकारचे रत्न विशेष प्रसिद्ध आहे आणि या नवरत्नाहून नव ग्रहांची कल्पना आहे आणि या नवग्रहांच्या माध्यमातून आपल्या शरीरातले नव तत्व चालत असतात म्हणून प्रत्येकाने आपल्या शरीरावर हे नव रत्न वापरावेत अशी पूर्वी एक पद्धत होती संपन्न देश होता सगळं सगळं होतो आणि मग निदान नव जमत नसतील तर आपल्या राशीप्रमाणे कोणत्या ग्रहाची जरूर आहे याचा विचार करून तो तो ख्राह वापरण्याची पुढे पद्धत निघाली सूर्याचं रत्न असतं माणिक चंद्राचं रत्नास्त मोती मंगळाचं रत्नास्त पोवळ बुधाचं रत्नास्त पाचू ब्रहस्पतीचा रत्नास्त पुष्कर राजन असत हिरा शनीच रत्नास्त नीम राहूचं रत्नास्त गोमे आणि केतूच रत्नास्त वैभूर्य याला नवरत्न म्हणत या नवरत्नापैकी आठ रत्न सध्या माझ्या गळ्यात आहेत हे हिरा नाही म्हणजे शुक्र नाही आणि नेमकाची रत्न आहे दोन रत्न म्हातारे होतात हे बोवळा आणि मोती हे खराब होणारे रत्न आहेत बाकीचे रत्न खराब होत नाहीत किती वर्ष ते तसेच राहतात त्याला काही होत नाही आणि अजिबात भंगत नाही त्याचा म्हणून वैभव म्हणून अगदी लहान सहान सत्यनारायणाच्या पूजे पासून मोठमोठे टोलेच्या अश्वमेधाच्या यज्ञापर्यंत या, या नवग्रहांचं पूजन सगळ्यात इथे असत हे कशा करतात याच्यात सूर्य म्हणजे आत्मा आता कोणी म्हणेल मी गणपतीचं भक्ताय हे नवग्रहाची काय भांगायला लागली तुम्ही इथे गणपतीशिवाय काय सांगू नका अरे पण हे सगळं आहे म्हणून गणपती आहे बाबा म्हणून सत्यविनायक करायचं असलं तरी हे नवग्रहातून जिव्हा आहेतच हे चुकायचे नाही आणि मूळ केवढा एक अधपत्य म्हणून घ्यायचं असेल तरी इथे इथं देवळात येऊन एका बाजूला विष्णूची पूजा करावी लागेल एका बाजूला शंकराची करावं लागेल एका बाजूला देवीची करावं लागेल एका बाजूला सूर्याची घरी घरी फोटो लावले तर काय मोठी किंमत आहे आणि तुम्ही त्यांची उपासना केली तर काय आश्चर्य कळलं नाही म्हणजे विष्णूच नाव घेऊ नका शंकराच नाव काढू नका मग काय कुंडशास्त्राचं कळा एकतरी कुंडशास्त्रीची मूर्ती आहे एकतरी आमच्या पिकी कुणाची तरी लागायची मूर्ती आहे इथे विष्णू शंकर देवी सूर्य यांच्यात मूर्ती आहेत कारण यांचा आमच्यावर प्रत्यक्ष परिणाम होतो हे तत्वच तसे आहेत म्हणून या नवग्रहांचा प्रत्यक्ष परिणाम होतो या करता सूर्य म्हणजे आत्मा चंद्र म्हणजे मन चंद्र, मां। चंद्र मां मनसो जात मनातून चंद्र उत्पन्न झा म्हणून चंद्र म्हणजे मन मंगळ म्हणजे रक्त बुध म्हणजे बुद्धी बहस्पती म्हणजे तेज ज्ञान शुक्र म्हणजे ओज, वीर शनी म्हणजे बोध सगळे मे म्हणजे शनी आणि राहु आणि केतू प्रत्यक्ष दिसणारे म्हणून के राहू केतू आणि शरीरातला के शरी शरी जड प्रणा पृथ्वी तत्व हे असे काही तत्व यांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवाला मिळतात म्हणून कोणीही पूजेमध्ये यांची पूजा होत असते तंत्रामध्ये जेव्हा सृष्टीचा विकास होतोय तेव्हा या पाच जणांमध्ये उत्पन्न झालं अतिपरिचय काही काळ पर्यंत टिकत परंतु एकदा रोजच रोजच झालं म्हणजे मग काही विशेष वाटत नाही आपणाला शिम्हाची भीती वाटते आपणाला वाघाची भीती वाटते पण बागाच्या पिल्ल्याला काय वाटतं ते त्याच्यावर हुषार पुढ्या मारत ते त्यांच्याकडे पाहते असं होतच असते कारण ते होतच झालेले असतो त्याच्यामुळं त्याची किंमत कळत नाही विष्णू शंकर देवी सूर्य हे जेव्हा बराच काळ गेल्यानंतर सगळ्यात पहिली गडबड या रजोगुणामध्ये होते इतर गुण एकदम तसे गडबड करत नाहीत रजो रजोगुणाची मूर्ती महान पुतळा आहे त्यामुळं ब्रह्माजीच्या डोक्यात हा विकल्प्रेष्ठ असतो म्हणून आज्ञा केली म्हणून विष्णू पारण करतात मी केलंच नाही काही उत्पन्न तर विष्णू पालन करणार कोणाच विष्णू पालन करतात ते नको असणारे शंकर मारू शकतात म्हणजे मी उत्पन्न केलं तर या विष्णूचा शंकराचा उपयोग आहे मी उत्पन्न केलं ते तर थी थी नारा नारा। ते मी त्यांना मोह उत्पन्न करू शकते आणि सूर्य त्यांना प्रकाश ज्ञान देऊ शकतो पण मी जर लोकच उत्पन्न केले नाही तर म्हणून माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही हा पहिला झटका गोठित ब्रह्माजी महाराजांना आला तिथून मग लाखो त्यांचे अनुयायी पुढे निर्माण झाले आताच शिकार आहे कि काहीच न समजता माझ्यासारखा विद्वान कोणीच नाही हे त्याला वाटत म्हणजेच त्याला काही समजत नाही पण त्याला पोथितला क्षण नाही आधी सत्य ऐका चार सत्यकथा पहिल्या ऐका म्हणता मुंबईला राहताना हा तुमचा मोहन बाग त्या मंदिरामध्ये सध्या पूजा करतो त्याचं नाव साईधाम मंदिर। या मंदिरात याच्या आधी कोकणचे सक्षील ब्राह्मण त्याच्या आधीचा फार चांगला आम्ही पन्नासदा पन्नास गोष्टी धुऊन याची विचार करणार ते आमच्या पुढे त्यानं फक्त तेल तू साखर इतकं धुवून घ्यायचं शिल्लक तेवढं नक्की सगळ्या आणलेल्या वस्तू दोनदा दोन जायचा ब्राह्मण प्रचंड आहे की माझ्यासारखा विद्वान कोणीची निंदा कुणाची कुणाच्या कीर्तनाला बसायचं नाही प्रवचनाला बसायचं नाही त्याला काय समजतं त्याला कोणताही अभंग घेतला की लागेल घरातून एक पुस्तक काढायचं पुस्तक भक्काम ठेवलेले तो अभंग कोणत्या पुस्तकात कसा आहे ते आपण आधी पाहून ठेवायचा नंतर त्याला ते उघडून दाखवायचं आणि असा आहे तुम्ही रात्री काय बर बरत होता बरोबर होतो का रात्रीच लागली त्याला पार उघडून बिघडून रोखले हे सगळं झाल्यावर बरेच दिवस चाल सगळे पंच त्यांच्या विरोधात गेले तसही करावं हो म्हणे ह्याच काहीतरी करावं हो। येता येता येता ये ये ते लोण आमच्या कानापर्यंत आलं पण काय असेल त्यासो पहिल्याच क्षणी त्याचा माझ्या ऋणांबद्दल चढून गेला पुढे आणि आम्हाला कधी त्यांनी म्हटलं नाही की नऊ ते दहा होऊन गेले आता आटपाला पाहुणे राहिले पंधरा मिनिटात आटप काय आटपायचं ते नाही तर पडदा टाकून आम्ही मोका ते म्हणजे तुम्हाला काय लागतील मला पुन्हा चार वाजता उठावा लागते त्याची सोय काय तुम्ही नऊ वाजेपर्यंत झोपणार काही आहेत असं व्हायचं पण आम्हाला त्यांनी कठी म्हटलं नाही किंवा दहा वाजले सव्वा दहा वाजे असं काही नाही आमच्या इथेच होतं दहा ला पाच मिनिटं कमी असताना यांचा स्वभाव माहीत होता आम्हाला काही फार भूमी नव्हती जास्त ओरडलंच पाहिजे तिथून पुन्हा घरी यायचं एक दिवस तो निघालाच मी परमात्मा पर एक रुपया चारिष्या चार सुमन जयमिनी वैशम पा चार भेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अकर्मेद म्हणजे एका रुपयाचे चार चारात पडले आठ शिष्य दोन दोन पैशाच्या माध्यमातून वाटले आता त्याच्या त्या पहिल्या माणसाला दोन पैशाच ज्ञान आता त्या दोन पैशामध्ये त्याच्या शाखांप्रशाखा किती तरी झाल्या येल्याने शहाण्णव पद्धती केल्या आणि त्याच्यामध्ये ते त्यांचे दोन पैसे शहाण्णव जणात वाटल्या गेले सामवेदानी हाता हजार शाखा तयार केल्या आणि ते ज्ञान चार आणि हजार भागामध्ये वाटल्या गेलो अथर्व वेदानी त्याचे सोळा भाग केले आणि ते चार आणि सोळा भागात वाटल्या गेले आता, आता ए, जे काही हातात पडलं आहे त्याला मूळ संहिता म्हणतात म्हणजे एक दादू हातात पडली त्या दोन पैशाची त्या ऋग्वेदाचे आठ प्रकार त्यातली याला कोणता तरी एक संहितेचा भाग आला आठ संहित आहेत त्या ऋग्वेदाच्या त्यातली एक याला आली याच्या शाखेच्या <coughs> आता त्या मंत्राला संहिता मिळायची या संहितेचे पुढे पद पडतात या पदाचा क्रम तयार होत क्रमाच्या जटा तयार होता। आणि जटेचा तयार होत। ते जे याचा पदरात दोन पैशाचं ज्ञान आठव्या इष्याने पडलो त्याचे पुढे पाच प्रकार आहेत आणि त्याला येतात ये एक गोष्टी संहिता आणि ती त्या दोन पैशाच्या तंत्राप्रमाणे जे येते ती आणि तितक्यातच आसमजतो की बस माझ्यापेक्षा महामहो भाग्य दुनियात कोण आहे ते, ते पुन्हा गेलो इतिहासात आता जेम तेम त्या ब्राह्मणाच्या पोराला वाटली तर संध्या करतो तो नाहीतर नाहीच आणि बाहेर गेला तर याला लग्न म्हणजे श्राद्ध एवढ अगदीच प्राथमिक जे नगण्य आहे ते आलं की हा पंडित झाला आणि शास्त्री पोवा अरे शास्त्राचे नाव तरी माहित शास्त्र किती शास्त्र आहेत ते तरी माहित का शास्त्री गोवा कशाचा परंतु झाला काय लग्न लग्न लावून मूंज करणं हे फार महत्वाचं आहे परंतु लागलीस तो, ने ने तो लाग पंडित मान्य होऊन जातो आणि तो स्वतःला असं काही समजतो कि वेद अभ्यासानंतर माझाच नंबर झाला पुढे मला किती माणूस व्यर्थ आहे आणि किती स्वतःजी पासून उत्पन्न झाला चरित्र ब्रह्मदेवाच सांगायचं परिणाम भरताच झाला काही काळानंतर त्यांना एक अत्यंत सुंदर वास आला ब्रह्माजी चक्रम झाले हे आकाशाचा वास आहे हे मी काही तयार केले मग मी तयार न करताना काय तयार झालं असेल म्हणून त्या वासाच्या अनुरोधाने चालले चालले काही काळानंतर एक दिव्य कमाला दिसत इतका आनंद झाला इतकं साजर होत हे कमल कुणी उत्पन्न केलं असेल माझ्या व्यतिरिक्त उत्पन्न करण्याचा अधिकार आहेच कुणाला आणि हे कमल मी तर तयार केलं नाही मग कोणी केलं म्हणून त्या कमलावर चढले त्याच्या छिद्रातून खाले उतरले ते एका विशिष्ट व्यक्तीच्या बेंबीतून निघालेलो होतो आणि तो परमात्मा त्या पाण्यात झोपला नारा म्हणतात नारा हे ज्याच आयन म्हणजे राहण्याचं घर आहे त्याला नारायण म्हणतात आणि ते नारायण नारा परमात्मा विष्णू खाले झोपले त्यांच्या बेंबीतून एक कमल निघालाय आणि कमला कमलामध्ये ब्रह्माजी आहेत विचार करत बसलेले काय कुठून काय निर्माण झालं त्यांनी का केलं याला कोणी अधिकार दिला म्हणून त्या विष्णूला जागरूक केलं आणि सांगितलं तुम्ही मोह उत्पन्न करण्याकरता हे कमल का तयार केलं स्वागत असो कसा ज्याला शांततेने विचार करा मी नुसतं कमल म्हणून काहीतरी उत्पन्न हो असा संकल्प केला की असं कमल उत्पन्न होईल मलाही कल्पना नव्हती पण चांगलं आहे ना मग त्याचं कौतुक करायचं सोडून तुम्ही त्याचा संताप का करता त्याने जाऊ ते कौतुक पण तुम्हाला उत्पन्न करण्याचा अधिकार दिला कोणी मी उत्पन्न करतो म्हणून तुम्ही पालन करता म्हणून तुमचं मत असाल काक्षण करतो म्हणून तू जगतो नाही तुला कसा जगता आला तू असं कर तुझ्या योग सामर्थ्यानं माझ्या शरीराचा अंतर राहून पाहा ब्रह्माजी महाराज आपल्या योग सामर्थ्याने त्या विष्णूच दर्शन घेतात त्यांच्या पोटात कितीतरी हजारो ब्रह्मदेव आहेत कितीतरी कमळ आहेत आणि कितीतरी त्याच्यावर ब्रह्मदेव लटकले आहेत थोड्या वेळानं ते सगळे द्वार पक्के झाले ब्रह्माजी घातरले मी घायचं कुठून आपल्या सामर्थ्याने एकदा बाहेर बाहेर आल्याबरोबर पर चिडले की तुम्ही हे सगळे दार बंद काय केले मी कधी उघडे कुठे ठेवले होते तुमच्या संकल्पानी बाहेर निघाला पण कळलं का मी कोण आहे मग ब्रह्मदेवाच्या लक्षात आला पण फार बोललो हे इतकं बोलण्याच्या लायकीचा हा माणूस फारच मोठा आहे ब्रह्माजीनी त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं जरा माझ्या इकडे काय करत विष्णू त्यांच्यामध्ये कितीतरी विष्णू पाहत आहेत विष्णू म्हणतात हे नाणं मोठं आहे आणि मग या दोघांनी मिळून शंकराच स्मरण केलं हे महाशा प्रगट झाले काय काम आहे यानंतर आमच्या दोघांच वैभव आम्ही पाहिलं आहे आपला वैभव दिसेल यानंतर ठीक आहे कसं पाहायची इच्छा आहे आम्ही दोघ आहोत आम्हाला दोघांना मिळून तुमचं स्वरूप दिसावं भगवान एक लिंगदायक प्रकट झाला एक मोठी प्रकट झाली शून्य प्रकट झालं म्हणतात मी वर जातो त्यात काय कारण सत्वगुण कधी झगडे झगडे रजोगुण निर्माण करतो रमोगुण तर झगडाच असतो ब्रह्माजी हास वाहन झाले ज्ञान नेमी उसळत असतो ज्ञान खाले दबत नाही ज्ञानवर उडत विष्णू वरा हा झाले ते ज्ञानच पण शोधाशोध करण्याच तंत्र या वराहामध्ये आहे म्हणून विष्णू वरा, वरा वेशामध्ये काही गेले ब्रह्माची हंस वेशात वर गेले काहीच समजला हजारो वर्ष उडतायत पण काही नाही तो वेळ घातर आणि जो कुणी पहिले तिथे पहिल्या जागेवर येऊन बसेल तो श्रेष्ठ हो। कदाचित विष्णूला आपल्या आधी पत्ता लागला तर आपलं नवनत्व काही जागणार नाही म्हणून ब्रह्माजी मनामध्ये म्हणतात काहीतरी तर दिसाव किती दिवस उरतो आहे त्यांच्या हातात वरतून हे आधी हे तिसरंच काहीतरी आहे त्याची आता जवळ आलं असलं पाहिजे वरच पण हे साक्षीला आहे आपल्या जवळ ते आता सापडत नाही पुढे जाऊन फार झाल आणि ब्रह्माजी प्रथा तोपर्यंत विष्णू प्रामाणिकपणे येऊन बसले होते काही सापडलं ते किती काय केलं तरी आहे त्याचा अंत पार काही नाही ब्रह्माजीने सांगितलं पण मी शोधलो आपले भयंकर त्यावेळेला ब्रह्माजीला पाच मुख होते पुढे ब्रह्मदेव चतुर्मुख म्हणून प्रसिद्धीला आले या शंकरांनी त्यांचं ते पाच मस्तक तोडलं ते मस्तक साफसूफ केलं आणि पुढे जन्मभर त्या ब्रह्म खात कपालासतात आणि ते दुपारी भूक लागली म्हणजे तिच्या समोर तो कटोरा पसरतात आणि ती राज्या कटोऱ्यात काहीतरी टाकते ती जे काही त्याच्यात टाकते तेवढंच खातात आणि त्याच कटोऱ्यात खातात ते तुमच्या कोण्या पानावरही जमत नाही कोणत्या ताटातही जेवत नाही काही नाही ते पार्वतीने दिलं असलं तरच तिचा हाथ का गुणधर्म इतना विचित्र है पकड़ला तीच कू मजबूत है गुआ टिकला हारा हाथ पीने वाले जगले पण ते तीन वाघडलं आपल्या हातानं म्हणू म्हणून ती एक सौभाग्यवती आहे ती एकटी अखंड सौभाग्यवती बाकी ज्यांचे नाव ठेवायचे अखंड सौभाग्यवती शंभरची पूजा केली तरी नवरंगी लाच ती एक सावित्री झाली पुराकशाच्या सावित्री म्हणून काय जीवन चालतच असत कोणी आधी कोणी नंतर संपायच याला कोणतं व्रत नाही कोणता उपवास नाही काय नाही काय नाही का या मनाच्या विचित्रांगितला नवस करतात सत्यनारायण तरी कसा तरी चढला पाहिजे कशाचा सत्यनारायण तरी सत्यनारायणाचा दे। दे। दे। देवच मेला आणि त्याच्या बायका विधवा झाल्या भगवान श्रीकृष्ण संपले सत्यनारायणाचा देव श्रीकृष्णच की नाही श्रीकृष्ण स्वतः संपले आणि सोळा हजार शंभर शिल्लक राहिल्या आणि आठ जणी फक्त सती गेल्या गे सा त्या सती गेल्या म्हणजे यांच्या शरीराचं काही सापडलं नाही कोणी पादुका घेतल्या कोणी मुकुट घेतला कोणी उत्तरेय घेतलं आणि अशा तंत्र्यात त्या आठ महाशक्त्या त्या परमात्म्याच्या बरोबर गेल्या बाकीच्या सोळा हजार शंभर विधवा होऊन इथे राहून नाना प्रकारचे कष्ट भोगत काही काला जिथे श्री कृष्ण नवरा जर दैल चुकत नाही तर तुम्ही सत्यनारायण कबूल केले अवकाशात आधी तर करतच नाही कोणी नुसतं कबूल करतात म्हणजे भगवंताला लालून टाकून ठेवतात हे नवस करणारे भक्त फार बेकार हे दरिद्री भक्त यांच्याकडे कधी परमात्मा लक्ष देत नाही कारण हे भगवंताला फसवण्याचा विचार करतात काम झालं तर पाच पैशाची श्रेणी काम नाही झालं तर नाहीच आणि ते म्हणजे त्याच्या नुसतं तोंडासमोर तो वेळा न्यायचा खायचा आपणच जर कोर्या खाऊ लागला आणि उद्या जर कोणाच्या प्रसादातला काही गेला तर परवा इथ प्रसाद पुन्हा कोणी नाही हे नक्की खात नाही हा भरोसा आहे म्हणून पुढे त्याला तर दाखवायच्या प्रदर्शना करता त्या वस्तू देता आणि त्याचा चांगलीच घेणार तो नाही घ्यायचा ती चांगल्या लावल्या प्रकाश तुम्हीच घेणार त्या चांगल्या तुपाचा वास तुम्हीच घेणार तो नाही घेत त्या तीन गोष्टी तुमच्याकडून मिळाल्या तर मिळतात तर त्या तीन मध्ये कत्रू पडा आणि मग मी पण त्यानं आणलंच नव्हत्या तुला काय करायचं त्याच्यावरून तू आपलं हे <laughs> असा उप त्या देवळामध्ये चालतो आणि म्हणून फळाचा पत्ता लागत नाही हे जे मिळत हे आपल्याच दुर्दैवाचं फळ आहे बाहेरून काही होत नसते असं जेव्हा शंकराचं वैभव संपे ना तेव्हा मग सगळ्यांनी मिळून सूर्याचं स्थापन केलं या जोरात आले की ना काही दिसेच नाव जरा थोडस सौम्य सा दिसलं पाहिजे नुसतं आमच्या येण्याबरोबर तुमची दृष्टी गेली मग तुमच्यात काय ज्ञान असणार पुढे या चौदा जणांनी एकमेकाचा वैभव पाहिला मोठे प्रसंग झाले जगात शक्ती आली तिचं वैभव पाहिलं आणि ठरलं आपण परमेश्वर कोणी सहावा आणि तो श्रेष्ठ हे शंकरांनी पुनश्च एकदा आपलं मत मांडलं आणि ते सगळ्यांना मान्य करावं लागलं कालांतराने हे सगळा झगडा मिटला काही दिवसानंतर शंकराच्या डोक्यात या पार्वतीचं ध्यान आलं इतकी बढिया बाई दिसली होती म्हणून यांनी शंभर वर्ष तिच्या करता तप केले पहिलं त्याच्या घात या तपाच्या माध्यमातून ती परमेश्वरी प्रसन्न झाली आणि यांनी तिला सांगितलं तो मूर्तिमान माझी स्त्री म्हणून माझ्या रा। जवळ राहा हसलो ठीक या निमित्ताने आता सगळ्यांना स्त्रिया मिळवत तिच्या डाव्या अंगातून एक सावित्री नावाची स्त्री नावाची स्त्री ती सूर्याची झाली आणि ही मूर्तिमान शक्ती संपूर्ण वेशामध्ये भगवान शंकराजवळ राह पुढे कालांतराने ती सप्तम खंडात विचारते कि तमोगुण प्रधान असणारे तुम्ही एका गुणाची मूर्ण शक्ती कशी झाली काय मजा आहे